वाल्मिकी रामायण कांड, सर्ग चौतीसावा ज्याला कोणी प्रतिबंध करू शकत नाही अशा त्या नरश्रेष्ठ लक्ष्मणाला क्रुद्ध मुद्रेने प्रवेश करताना सुग्रीवाने पाहिले आणि तो व्यथित झाला क्रुद्ध होऊन निश्वास टाकणाऱ्या आणि तेजाने जणू झळकणाऱ्या दशरथ पुत्राला भ्रात्याच्या आपत्तीने त्रस्त झालेल्या पाहून वानरराज आपले सुवर्णसन सोडून एकदम उठला महेंद्राच्या उत्कृष्ट सजवलेल्या महान ध्वजासारखा तो उभा राहिला तो उठताच त्याच्या रुमा इत्यादी स्त्रियाही सुग्रीवाच्या मागोमाग उठल्या जणू आकाशातील पूर्ण चंद्राबरोबर उगवणाऱ्या तारकाच लाल डोळ्या असलेला तो वैभवशाली सुग्रीव हात जडून त्या जागे महान कल्पवृक्षाप्रमाणे उभा राहिला तारकांसह चंद्र ज्याप्रमाणे स्त्रियांच्या घोडक्यात रुमासह उभ्या असलेल्या सुग्रीवाला रागवलेला लक्ष्मण म्हणाला वीरवत्ता आणि कुलीनता यांनी संपन्न सहानुभूती असणारा जितेंद्रिय कृतज्ञ आणि सत्यवादी राजाचा लोकात बडीवार होतो पण जो राजा उपकार केलेल्या मित्राच्या बाबतीत अधर्मी होतो प्रतिज्ञा खोटी करतो त्याच्याहून अधिक अमानुष कोण म्हणावा अश्वाच्या बाबतीत खोटे बोलणारा शंभर अश्व मारतो गायीच्या बाबतीत खोटे बोलणारा सहस्त्र गायी मारतो आणि धनुष्याचा बाप, मनुष्याच्या बाबतीत जो पुरुष खोटे बोलतो तो स्वतःला आणि स्वजनानंही मारतो पूर्वी मित्रांनी जे सहाय्य केले त्याची जो फेड पर करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांशी कृतज्ञ होतो वानरराज तो मारण्याला पात्र होतो कृतज्ञला उद्देशून क्रुद्ध होऊन हा श्लोक ब्रम्हदेवाने म्हणताय वानरा तो तू लक्षात घे गायीचा वध करणारा सुरापान करणारा चोरी करणारा व्रत मोडणारा याना सज्जनाने प्रायश्चित्त सांगितले पण कृतज्ञित ना नाही वानरा ज्या अर्थी तू रामाने केलेल्या कामाची फेड करीत नाहीस त्या अर्थी तू अनारी आहेस कृतज्ञस खोटे बोलणार आहेस रामामुळे तू कृतार्थ झाल्यानंतर त्याची फेड करण्याची इच्छा धरून सीतेचा शोध करण्याचा येत करणे तुझे कर्तव्य नव्हते काय पण आपले वजन खोटे करून हलक्या भोगात गुंतून राहिल्यास बेडकासारखा आवाज काढणार तू फसवायस हे तुझे रूप रामाला माहित नाही थोडा महाभ रास महात्मा रामाने तुझ्यासाठी जे केले त्याची तुला जाण नाही आताच धारदार बाणाने तू मारला जाऊन वालीची भेट घेशील मारला गेलेल्या वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग बंद झालेला नाही केलेली बोलीपाळ वालीच्या मार्गाने त्याच्या मागोमाग जाऊ नकोस ईश्वा कु कुलश्रेच्या धनुष्यापासून सुटलेले वज्रासारखे बाण तुला दिसले नसले पाहिजे म्हणूनच तू सुखभोगी हो होऊन सुखे घेत राहिलास मनात सुद्धा रामाचे कार्य आणखी नाहीस किशकिंधाकांडाचा चौतीसावा सर्ग समाप्त